भाग दोन रात्र झाली अंधाराचा आश्रय घेऊन यमुना काटचा बोचरा वारा वाहू लागला राहट्या रावते बुडे शेकोटे पेटल्या छावणीभर ज्वाळांचे पुंचके दिसू लागले गारटलेली छावणी धग घेऊ लागली जेवण लवकर आटोपली शेकोटीत शेनीची खांड टाकून मराठावीर शेजारीच उभेसाठी कलंडले घोरू लागले बोचऱ्या थंडीची सवय नसलेली भीमथडी तट्ट एकमेकांच्या अंगाला अंग घासू लागली तोफांची खिलार बैल एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून उबदार पडली उंटा आपली वेडी वाकडी मान अधिक वेडी वाकडी करायला लागले कुत्र्यांनी गाड्यांच्या साठ्यांखाली आसरा शोधला सहारी छावणी पेंकता पेंकता झोपेच्या आधी होऊ लागली रात्रीच्या अंधारात होळकरांच्या गोटातून बाहेर पडलेले सहा सात स्वार यमुनेच्या काटाकाठाने वर सरकू लागले चावऱ्या वाऱ्याचा प्रतिकार करून त्यांनी खांडेशी गोंगट्यांची खोळ करून त्यावर टापर बांधली होती तंडित कुडकुडणारी घोडी यमुनाकाटानं हिंदकळत चालली होती सर्वांच्या तोंडाला स्वतः सुभेदार होळकर होते कोसाची वाट सरली आणि समोर ठिकठिकाणच्या टेंभ्यांच्या उजेडात शत्रूची छावणी दिसू लागली घोड्यांच्या टापांचा दूरवरून अस्पष्ट आवाज येताच यवनी कुत्री भोवा भोवा करून पुढे जेपावली तसे गस्तीचे शिपाई पुढे धावले नजीबाचे सारे सैनिक मल्लार मल्हारबाबांना ओळखत होते मोठ्या तांबड्या डेऱ्यापुढे सुभेदारांचा घोडा थांबला सुभेदार पाय उतार होऊन आत जाऊ लागले डेऱ्यातून चिरागदानांचा मंद प्रकाश कणातीच्या बाहेरही डोकावत होता अजून नजीब जागाच दिसत होता समोर सुभेदार उभे दिसताच तो उठून उभा राहिला आणि दोन्ही हातांचा कवळा लांब करीत ओरडला आओ मेहरबान बाबाजान एवढ्या रात्री आपल्या बचटाची याद कशी आली सुभेदारांनी नजीबाकडं पाहिलं मंद उजेडात त्यांचा तांबूस चेहरा खुलून दिसत होता घारे डोळे दिवसापेक्षा रात्रीतच जास्त चमकत होते हाल हवाल झाली आणि सुभेदार एकएकी गंभीर होऊन म्हणाले नजीब हा वेने सोड कशासाठी रोज गायींची कत्तल करून जिथं आमचे ब्राह्मण मंडळी आंघोळी करतात तिथंच तू गाण टाकतोस आपल्या दोस्तीत कशासाठी बिब्बा कालवतोस दोस्ती नव्हे बाबाजान आपले पिता पुत्रांचे संबंध आहेत पण संबंध राजकारणातले आहेत धर्मकारणातले नव्हेत मी गाय मारेन नाहीतर वाघ मारेन त्यात नाक खोपासण्याचा तुमच्या रघुनाथला काय अधिकार हा पुरा आमचा खाजगी धार्मिक मामला आहे पण नजीब तुमा दोगात मी सुलू घडवून आणला आहे सारा दोष माझ्या माथी लागेल नजीब रघुनाथराव फारच संतापलेत त्यांच्या हुकुमाची तालीमी करणारे माझ्यासारखे अनेक सरदार त्यांच्याकडे आहेत तुला तोपेचा तोंडी देण्याची त्यांची भाषा आहे सांभाळून बेटा नजीब तुमचा दादासाहेब किती पराक्रम पराक्रमी आहे हे सर्वांना माहिती आहे हसून नजीब म्हणाला अब्धली बादशहाचा बंदोबस्त करण्यासाठीच तुमच्या दादाला दाडला ना पेशव्यानं मग काब्दाली असेपर्यंत राजपुतान्यात बळेबळे खेकटी काढून तो वेळका दवडत होता बादशाह अफगाणिस्तानकडे जाताच उसणा अवसान धारण करून आला तुमचा दादासाहेब अरे एवढा गाजी होता तर का आला नाही समोरासमोर नजीब अरे जे ताटात वाढलं आहे आधी त्याचा विचार कर दोस्त म्हणून पुन्हा सांगतो रघुनाथ जितका चांगला तितका जहरी आहे गोहत्या थांबवली नाहीस तर तो उद्या तुला जित्ता ठेवणार नाही संतापून जिभल्या चाटणाऱ्या नागाप्रमाणे नजीबाचा मुकडा लालेलाल झाला तोंडावरचे घामाचे थेंब उजेटात चित्रवि चित्र दिसू लागले आपल्या दाढीला जोराचा हिसका देत नजीब म्हणाला जा आणि सांगा तुमच्या पेशव्याला गाईवरची सुरी हा नजीब कदापिही थांबवणार नाही म्हणून हा नजीब धर्मासाठी प्राण द्यायला तयार आहे धर्मयुद्धासाठी जियादसाठी जे लढतात त्यांना आमच्या धर्मात गाजी म्हणतात आज आमचं सैन्यबळ थोडं आहे म्हणून तुमचा पैशवाइट करतो काय जा सांगा तला नजीबाचा एक एक माणूस गाजी होण्यासाठी एका पायावर तयार आहे नजीब तू एवढा धर्म मानतोस आणि गाजी उद्दीनला साथ देईल म्हणून तू पवित्र कुराणाची शपथ खाल्ली होतीस आणि आज त्याच्याच बेगमेल तू बाबाजान या फजूल बाता सोडा सांगा तुमच्या पेशव्याला आम्ही मरणाकरता तयार आहोत तिसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी नेहमीप्रमाणे रघुनाथदा ब्राह्मण उपाध्यायांसमवेत पवित्र करता गेले सारा यमुना काठ त्यांना रक्ताळलेला दिसला आंघोळीच्या जागी गायीचे भले दांडके सांगाडे मुद्दाम टाकलेले होते 15 वीस मुंडकी काठावर दिसत होती गाईंचे अर्ध मिटले डोळे निर्जीव नजरेनं दादांकडे पाहत होते दादासाहेबांनी पुन्हा पुन्हा काठाकडे दृष्टिक्षेप टाकला मुणक्यांची शिंग त्यांच्या काळजाला ढुसण्या देऊ लागली दादासाहेब क्षणमात्र थांबले आणि बिन आंघोळीचेच परत फिरले त्यांच्या बरोबरीची मंडळी माघरी वळली सारे छावणीत परतले साहेबी नवबत नौबत वाजू लागली त्या सरसे डंकेई वाजू लागले तुतार्या आभाळभेदी आवाज काढू लागले साऱ्या छावणीत हलकलळ माजला चला उठा युद्धाची तयारी करा आरोळ्यांनी छावणी भरून गेली शिपाईगडी उत्साहानं नाचू लागले खुंट्यांना अनेक दिवस बांधलेली गुडी सुटली त्यांच्या पाठीवर जिन चढताच ती हुशार होऊन अंग जाडू लागली उंट आळोखी पिळोखे देत उभे राहिले डोईला पगड्या बांधून भरदार जागा घातलेले शिलेदार कमरेला दाब बांधू लागले तलवारी मॅनाबाहेर पडल्या कोवळ्या सूर्यकिरणात त्या चमकू लागल्या भाले डोकीवर काढून नाचू लागले नवबती डंके आणि तुतऱ्यांनी सारा आसमंत दनानून गेला हर हर महादेव गरजाना आभाळात भिडली जरी पटक्याचं निशान कुचासाठी तयार झालं साऱ्या सैनिकांची तोंड उजळली नजीबाशी झालेला सुलूक हा कोणालाच नको होता उलट बाटक्याला चिरा त्याचा कडेलोट करा अशी सार्यांची भावना होती आता ती संधी अचानक चालून आल्यानं सारे मराठेवीर चेकाळून गेले एक, -एक सरदार आपला जामानिमा करून तयार होऊ लागला चला चला लवकर काही उत्साहीवीर ओरडू लागले इतक्यात पुऱ्या तयारीनिशी दादासाहेब डेऱ्याबाहेर आले तसा हर हर महादेवचा प्रचंड जयघोष झाला दादांचा निश्चयी चेहरा रुबाबदार दिसत होता त्यांनी भरझरी मंदिर श्री धारण केला होता गळ्यातल्या पाचूच्या माळा कोवळ्या किरणात उठून दिसत होत्या रत्नजडीत कमरदाब आज जास्तच आवळून बसला होता डेऱ्यापुढे पानसाळी अश्व खाशांची वाटपाहात उभा होता दमदार पवित्रा घेऊन दादासाहेब अश्वारूढ झाले सारे सैनिक थक्क झाले आज दादांच्या कमरेला म्यान नव्हते त्यांची रत्नजडित नंगी तलवार हातात चमकत होती महाभारतातल्या आयुधाप्रमाणे प्रकाश किरणात चमचमत होती तिच्या पात्यातून आगीच्या ठिणग्या पडत असल्याचा भास होत होता दादासाहेबांनी घोडेला टाच मारली आणि ते ओरडले चला हर हर महादेव नावर नारा झडू लागला नवबतीच्या डंक्याच्या ठेक्यावर मराठावीर पुढे झेपावू लागले घोडी खिंकाळू लागली सैनिक रणमदाने बेभान झाले सैन्य पाच सहा कासरे पुढे सरकलं असेल नसेल तोच होळकरांचा घोडा एवढत समोरून आला बघता बघता त्यांचा घोडा दादासाहेबांच्या घोड्याला समोरून भिडला थांबला सुभेदार होळकर पायउतार झाले या अनपेक्षित प्रसंगानं सार सैन्य जागच्या जागी थबकलं साऱ्यांच्या काळजात कालवा कालव झाली आता काय होणार श्वास रोखले तिखट करड्या नजरेनं दादासाहेबांनी होळकरांकडे पाहिलं होळकरांनी दादासाहेबांच्या घोड्याचा गचकन लगाम धरला आणि विचारलं कुठे निघालात तुमच्या धरमपुत्राची आमच्या बंधूची भेट घ्यायला मी जाऊ देणार नाही का तो आता एकटा आहे माझा आश्रित आहे आश्रिताला मारणं पाप आहे त्याचा सैन्य कमी आहे आश्रित अहो आश्रितच जर घर पेटवू लागला तर काय करायचं का दादासाहेबांनी सवाल केला ते काही असलं तरी मी तुम्हाला त्याच्यावर जाऊ देणार नाही आम्ही कोणाच्याही बापाचं ऐकणार नाही दादासाहेब कडाडले दादासाहेबांनी टाच मारताच घोडा दोन पावलं पुढं झाला त्याचबरोबर किंचित पुढं ढकलल्या गेलेल्या सुबेदारांनी घोड्याचा लगाम दोन्ही हातांनी जाम ओढून धरला आणि ते त्वेशा न ओरडले तुम्ही कालची पोरं आम्हाला राजकारण शिकवता अरे तुमचा बाप प्रत्यक्ष बाजीराव पेशवाई आमचा शब्द कधी मोडायचा नाही आमच्यावर त्याचा एवढा विश्वास आणि श्रद्धा निजाम्यांच्या बेगमेनं त्याला बघण्यासाठी खजगीत बोलावलं तेव्हा सुद्धा तो आम्हालाच संघ घेऊन गेला होता सार्या साऱ्या गोष्टी माहीत आहेत आम्हाला दादासाहेब म्हणाले काका बाजीरावाला प्रत्यक्ष ढेकूळ मारणारा आणि प्रसंगी त्याच्या छातीला तलवारीचा पात लावणारा खंदावीर तुमच्याशिवाय मराठी दौलतीला दुसरा कोण होता म्हणूनच सांगतो तुम्हाला आज आमचं ऐकावं लागेल जन्मत बाप जरी इथं अवतरला ना तरी आम्ही आज कोणाचा ऐकणार नाही दादांच्या डोळ्यात ठिणग्या फुरल्या सुभेदारांनी घोड्याच्या लगामाला जोराची पकड दिली ते त्वेषाने गरजले रघुनाथ राव नजीबावर तलवार चालवण्यापूर्वी त्या तलवारीनं आधी माझी खांडोळी करा आणि मगच पुढे व्हा जोवर प्राण गेला तरी मी लगाम मात्र सोडणार नाही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही दादासाहेबांनी दणकण घोड्यावून खाली उडी ठोकली ते जळत्या नजरेनं सुभेदारांकडे पाहून लागले तसे सुभेदार गरजले अरे बघतोस काय हे तलवार आणि घाल माझ्या डोक्यात कर भकल तुमची आयुष्यभर सेवा केली केस पिकले आता पेडा पांग करा खांडोळी सुभेदारांनी त्रागा सुरू केला सारा सैन्य हद्बल झालं सरदार विंचूरकर कोपरापासून हात जोडून रघुनाथ रावांच्या पुढे उभे राहिले त्यांनाही काय बोलायचं सुधरे सुभेदार तर हटेनात एकाएकी दादासाहेबांच्या मनाचा बांध फुटला डोळ्यात झरझर अश्रू वाहू लागले ते कळवळले काका काय करता आहात कसं समजावू कसं बोलू दादासाहेबांना हुनका अनावर झाला त्यांनी पाठीमागे हात टाकले हातात नंगी तलवार घेऊन खाली मान घातलेले रघुनाथराव छावणीकडे एकटे माघारा चालू लागले मनाचा कड हातातल्या तलवारीवर काढू लागले हात चिरू लागला तलवारीच्या पात्यावर तांबडं भडक रक्त दिसू लागलं सारी छावणी हेलावून गेली उज्जैन ओलांडून शिंद्यांची पथकं उत्तरेकडे निघाली होती घोड्यांच्या खुरांनी धूळ दूल उडून धुळीचे ढग आभाळात जात होते हत्तीच्या गळ्यातला घंटानाद वातावरणात एक लय निर्माण करीत होता तोफांचे गाडे ओडीत गळ्यातल्या घुंगरांचा खुळूम खुळूम असा आवाज काढीत बैला धुडक्यात चालीनं चालली होती भरझरी पाखरा घातलेल्या झवेरगंज हत्तीवर अंबारीत जनकोजी बाबा शिंदे बसलेले होते दोन सेवक चामर ढाळीत होते तेवढाच त्यांना गारवा वाटत होता जनकोजीची उमर अवघी सोळा सतराची होती ओठ पिळले तरी दूध निघावं असा मुखचंद्रमा कोवळा लुसलुशीत नानासाहेब पेशव्यांनी उत्तरेचा विशेषतः लाहोर मुलतांकडचा बंदोबस्त शिंद्यांवर सोपवला होता अहमदिया करार होऊन सात आठ वर्षे लोटली होती या करारानं दिल्लीच्या बादशाहीच्या रक्षणाची जोखीम मराठ्यांच्या स्कंदावर आली होती बादशाह अशी हा करार करणाऱ्या मल्हारजी होळकरांबरोबर प्रत्यक्ष जनकोजीचे पिता जयाप्पा शिंदेसुद्धा होते दोन सालांमागं त्यांचा कप्टाना खून झाला होता दिल्ली अजमेर प्रांतापास प्रयाग धरुन बंगालकड़क घौड़ोड़ करना रानोजी शिंदा जनकोजी आ नातू होता जनकोजी रूपान मराठी दौलती से शिंद की तीसरी खपत होती जनकोजीं चुलते दत्ताजी शिंदे आना साहेब पेशव्या जनकोजीवर खास अभी भिस्त होती उत्तरे मराठा गाड़ी शिंदे होलकर दोन चाक होती बाजीरावान चाकान थोड़ा वंगन कमी पड़ल चाक कुरकुरू लगली परी ही आज ही गाडा दोन चाकांवरच मार्गक्रमण करीत होता नुकताच रघुनाथरावांनी अटकेवर जरी पटका भगवा फडकवला होता घरच्या कारभारासाठी पेशव्यांनी आता रघुनाथ दादाला मायदेशी म्हणजेच पुण्याला बोलावलं होतं पंजाबच्या बंदोबस्ताची जागा शिंद्यांनी भरून काढावी असा पेशव्यांचा मनसुबा होता रघुनाथदा आणि मल्हारराव पंजाबमध्ये तलवार गाजवून दक्षिणेच्या वाटेवर असल्याच्या वार्ता जनकोजीला हरकऱ्यांकडून नदेमध्ये मिळतच होत्या दत्ताजी काका स्वतःच्या लग्नासाठी चा चांभार गोंद्याला गेले होते दत्ताजीच्या लग्नात मिरवण्याची जनकोजीला भारी हाऊस होती, होती। पण अचानक श्रीमंत पेशव्यांचा हुकूम झाला जनकोजीची बायको काशीबाई लग्नानिमित्त चांभार गोंद्यास गेली आणि तो स्वतः उत्तरेकडे रवाना झाला पुण्याहून निघता निघता पेशव्यांचे चिरंजीव विश्वासराव यांचा निरोप घेणं जनकोजीच्या फार जीवावर आला विश्वासराव आणि जनकोजी बाबांची मैत्री हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला होता दोघी समवयस्क आणि चिकट चिवट तरुण दोघांनी सिंदखेडला नुकत्याच झालेल्या लढाईत पराक्रमाची शर्त गाजवली होती आपल्या सवंगाड्याला निरोप विश्वासरावांच्याही जीवावर आलं होतं जनकोजीवर पेशव्यांचा चांगला जीव होता पोरवाई असूनही जनकोजीचा पराक्रम सारासार विचार करण्याची कुवत आणि धीरगंभीरता बघून नानासाहेबांना त्याचं भारी कौतुक वाटायचं नुकतीच ओटावर मिसुरडाची लव फुटणाऱ्या तरण्याबांड जनकोजीला पेशवे म्हणायचे पोरा तुझ्यात आणि तुझ्या जमीन आसमानाचं अंतर आहे दत्ताबा म्हणजे कडवा लढवया अगदी ईश्वरा घरचा शिपाईच तो झुंजात तसुभरही कमी पाडायचा नाही त्याला अनेकदा मी सांगतो अरे शिपाई म्हणून लढू नको सरदार म्हणून लढ पण आपली तलवारीची टिपीर घाई आणि घे तलवार दाना दाना तू तितकाच गंभीर अगदी आपल्या आज्यासारखा पेशव्यांचा शिंद्यांवरचा विश्वासही रास्त होता रानोजीच्या पराक्रमाने शिंद्यांना उज्जैन धार बडोदे बाकनेर हे छत्तीस महाल मिळाले होते त्याबदली शिंद्यांनीही मराठी दौलतीसाठी आपलं रक्त सांडलं होतं रानोजी चार चौकांसारखा घाटावर उचलून गेला नाही मेरा मीरापूरच्या लष्करी छावणीतच त्याने अखेरचे क्षण मोजले दहा वर्षांनंतर रजपूतांनी दगाबाजी करून जयापाचा खून केला आज दत्ताजी तुकोजी ज्योतिबा हे भाऊ मराठी दौलतीसाठी प्राणपणाला लावत होते जनकोजीजीची ही लांब पल्ल्याची पहिलीच स्वारी होती आत्ता उत्तरेतून फिरायचं ते पराक्रमाची दुंदुमी वाजवतच शिंदड शिपाळासारखं नुसतं माघारी फिरायचं नाही त्यापेक्षा विरमरण पत्करायचं असे विचार जनकोजीच्या मनात उमटत होते धीरगंभीर चेहऱ्यानं तो समोरच्या क्षितीच्याकडं कटाक्षटाकीत निघाला होता पंधरा कोसांची रपेट झाली ऊन वाढलं सैन्याला थकवटा आला समोर एक मोठा गाव पाहून मुबलक पाण्यानं भरलेल्या ओढ्याजवळ दळ थांबलं जनकोजी पायउतार झाले शेजारच्या आमराईत विश्राम खाऊ लागले तोच एक खिदमतगार धावत आला सरकार एक हरखऱ्या वार्ता घेऊन आला आहे काय आहे वार्ता रघुनाथराव दादासाहेबांचे दळ तीनच कोसांवर आहे दादासाहेब पुण्याकडे चालले आहेत जनकोजी लागलीच उठून उभे राहिले त्यांना आनंद आनंद झाला अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या दादासाहेबांची भेट थोड्याच वेळात होणार या कल्पनेनं ते मोहरून गेले गेल्या काही दिवसांपासून दादासाहेबांच्या कितीतरी पराक्रमी वार्ता त्यांच्या कानावर आदळत होत्या त्यांनी सरहिंदकडून अब्बुसदास कानाला कसा पळवून लावला मानाजी पायगुडे गंगाधर बाजी भीमराव गोपाळ गणेश रेणको आनाजी या मराठा वीरांनी सरदारांनी घोडी पंजाब मुलतामधून कशी दौडवली लाहोरचा बुरुज दादासाहेब आणि सुभेदार होळकरांनी फोडल्यावर अब्दलीचा पुत्र तैमूर शाह आणि सेनापती जहान खान हातातलं सार सामानसुमान टाकून कसे जीव घेऊन पाळले लाहोर फत्ते झाल्यावर लाहोरच्या शालिमार बागेत दादासाहेबांच्या स्वागतासाठी कसा शाही दीपोत्सव साजरा झाला अटकेच्या किल्ल्यावर तुकोजी होळकर आणि संभाजी शिंद्यांनी कसा झेंडा फडकवला या गोष्टी जनकोजींना आठवत होत्या आणि त्यांची गात्रं पुलकित होत होती त्यांनी दादासाहेबांच्या स्वागताची तयारीही चालवली होती थोड्याच वेळात उत्तरेकडून धुळीचे लोट दिसू लागले धूळ थोडी वाढली धुळीचा लोट जसजसाजवळ येऊ लागला तसे शिंदेशाही वीर बावरले धुळीच्या लाटांतून खासा हत्ती दिसू लागताच जनकोजीनं गोलंदाजांना खून केली बत्त्या पेटल्या आणि सात तोफांच्या सलामीनं आसमंत दनानून गेला दोन्ही दळं एकत्र झाली अंबारीत दादासाहेब अंबारीतून दादासाहेब उतरले त्यांनी सामोरा आलेला कोळ्या जनकोजीला अक्षरशः कवेत घेतलं बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटलेले मराठा वीड एकमेकांना कडकडून मिठा मारू लागले आंबराईत अंथरलेल्या बिछयातीवर जनकोजी आणि दादासाहेब मस्ततीसाठी बसले दादासाहेबांनी विचारलं जनकोजी बाबा यंदा कुठे तुमचा मोरा दादासाहेब आपले अज्ञा शिरसावंद्य एकाएकी रघुनाथदादा गंभीर झाले धीम्या चालीनं एक एक शब्द बोलले बाबासाहेब आवंदाची मसलत बुडाली तरी चालेल अगदी क्रोड शिबंदी वाढली तरी बेपरवा पण त्या मात्रागमनी नजीबाचे पारिपत्य करावे काहीही करा मात्र एवढी जोड आम्हा द्या मीच फासाटणार होतो त्या मात्रागमनीला पण सुभेदारांचं आंधळं गाणं आड आलं कुरुक्षेत्र कुंजपूर ही फुकटची चाळीस लाखांची मामलं त्या भामट्याच्या आती गेली सुभेदार काका धर्मपुत्र मानतात ना बिजय सिंग माधवसिंग असे नाना धर्मपुत्र आहेत आपल्या काकांच्या पोटी सारे लेकाचे चोर माझ्या लेकी नजीब म्हणजे कोण वस्तू हो एक पिटुकल त्याला वाहनेच्या रट्ट्यानं बदडून काढलं असतं पण पिंढ्याला धक्का लागायचा ते एक मोठं पातकच होळकरांचा विषय मात्र जनकोजींना आवडला नाही विषय बदलत जनकोजी बाबा म्हणाले दादासाहेब तुम्ही लाहोर सरहिंद पंजाब जिंकून काबुलच्या कंदाहारापर्यंत वेशीवर धडक मारलीत आता आम्हाला मोहिमेसाठी मोकळं रानतरी कुठे आहे नजीबाचा शिरच्छेद हेच एक मोट महत्वाच है बाबा साहेब या राघोबान अटके वेडा फड़कवला पन हार रागोबा काही ही वाकड़ ही। हार हा राघोबा नजीबा का वाकड़े करू शकला नहीं बाबा साहब एवडी जोड़ आमाज दया ओ आखी का हु हुकूम दादा साहब ये कार्य ओरक पंजाब का कड़ेकोट बंदोबस्तवा काबूल कंदाहार हा अपा हिंदुस्तान भाग तो अकबरापासलाच मुलूक है तिथ ही भरारी मारा परक्या हकलौन दया उनं उतरली दोन्ही दळांना बऱ्याच मोठा मजला मारायच्या होत्या निरोपाची विडे घेऊन दोघा खाश्यांनी एकमेकांचा निरोप घेतला धूळ उडवीत दोन्ही दळं उलट दिशेला निघाली कोसन कोस पालता घालता घालता सहा दिवस निघून गेले होते एका नदीकाठी शिंद्यांची पथकं उतरली होती कोसावर होळकरांचा मुक्काम पडला होता होळकर पुण्याच्या वाटेवर आहेत अशी बातमी हरकरांनी जनकोजी बाबांना दिली त्यांनी तिकडं जरा दुर्लक्षच केलं दुपरी एक पालखी शिंद्यांच्या तळावर येताना दिसली पालखीच्या सजावटीवरून कोण्या खास्याची पालखी असल्याचं सगळ्यांना दिसत होतं भोयांनी तळाजवळ पालखी उतरवली तांबडे भडक गोंडे बाजूला करीत गंगोबा तात्यात चंद्रचूड खाली उतरले चाळीशी ओलांडलेल्या गंगोबा तात्यांचा हसरा मुखडा बघून शिंदेशाही सैनिक थोडे बावरलेच होळकरांचा दिवाण आणि तो इकडे कसा तात्यांनी जनकोजींची भेट घेतली मुजरा करीत तात्या सुबेदार मल्हार बाबा साहेब सरकार भेटाला यू इच्छित उदगाराबरबर जनकोजी ताट जाए झड़कारले स्वरूपाते मनाले आम्भेटी आता स्वर्गलोकी जनकोजीं नूर बगून तत्या अपनी पट्टी थोड़ी बदलवली विनवनी सुरत भेटीच महत्व पटवू लगले गोड़ बोलू मिन्नतवाया करू लगले तुमसे सुभेदार काका आता वृद्ध जा बाबासाहेब तुम्ही सुज्ञा आहात काका तुम्हाला स्वतः भेटायला येऊ इच्छितात आपण अवेअर न करावा तात्या खूपच गळी पड़तात हे पाहून जनकोजी निर्वाणीचे बोलले आता माझ्याबरोबर दत्ताजी काका नाहीत त्यांच्या सल्ल्या वाचून त्यांच्या माघारी मला कोणालाही भेटता येणार नाही आणि मी कोणाशी बोलणाराही नाही आपण जाऊ शकतात पालखी परत गेली घडीबारानं पुन्हा दोन हराकाऱ्यांनी बातमी आणली सुभेदार स्वतः जनकोजी बाबांना भेटायला निघाले आहेत जनकोजी थोडे खजील झाले आता पिकल्या केसांचा मान राखणं त्यांना भागच होतं त्यांनी लागलेच दोन स्वार धाडले होळकरांनी आहे त्या जागीच थांबावं मी स्वतः भेटीसाठी येतोय लवकरच स्वारांचं एक पथक होळकरांच्या तळाकडं निघालं एका एक टेकाडावर आंब्याखाली होळकर उभे होते समोर चढणीला लागलेलं अश्वपथक त्यांनी बघितलं सर्वांपुढे असलेल्या तडफदार स्वाराकडे पाहून सुभेदार तात्यांना म्हणाले गंगोबा तात्या सर्वांच्या पुढे चाललेला तो रानबाचा नातूच का हा तेज जनकोजी बाबा शिंदे केवढा मोठा झाला हो मल्हारजी बाबा एकदम थबकले डोळ्यांसमोर चार वर्षांमागचा काळ उभा राहिला जाटांचा कुंभेरीचा किल्ला दिसू लागला रघुनाथ दादांची उत्तरेतील पहिली स्वारी होती ती दादासाहेबांनी एक कोटी खंडणी सूरजमाल जाटाकडे मागितली जाटानं चाळीस लाख देऊ केले पण दादा काही बदेनात जाटही हटेना तोही फौजबंद होता त्याने पाच गोळ्या व दारू देऊन दादासाहेबांकडे स्वार पाठविला चाळीस लाख देतो ते घ्या मर्जी नसल्यास मी युद्धाला सिद्ध आहे या निरोपानं दादासाहेब चिडले त्यांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेडा दिला नित्य गोळागोळी सुरू झाली महिना झाला तरी किल्ला पडेना रेतीचा मुलूक असल्यानं मराठ्यांना सुरुंगही पेरता येणार बुरुजावर मार करावा तर किल्ल्याच्या पलीकडील मराठावीर जायबंदी होऊ लागले एके दिवशी मल्लार बाबांची एकुलते एक चिरंजीव खंडेराव मोर्चापाशी उभे होते तोच पलीकडून झेलाल्याचा गोळा काळासारखा आला आणि खंडेरावांचा प्राण घेऊन गेला सुभेदारांवर प्र प्रलय ओरडवला सुभेदार भयंकर संतापले सुडाची दारू पेटू लागली दातोट चावून त्यांनी खंडेरावांच्या उत्तरक्रिये दिवशी शपथ काढली सूरजमालाला चिरच्छेद करून कुंभेरीची माती खणून यमुन्यात टाकीन तरच बापापोटी जन्म घेतल्याचं सार्थक नाहीतर प्राणत्याग करीन चिडलेले सुभेदार कुंभेरीचा वेडा जराही ढिला होऊ देणार हे बघून जाट मात्र घाबरून गेला त्याची लाडकीर आणि हन्सिया हिने त्याला जयाप्पा शिंद्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जयाप्पा आणि जाट पगडभाई झाले जयाप्पाने रघुनाथ दादा आणि जाटात तह घडवून आणला सुभेदारांच्या अंगाची मात्र लाईलाई झाली पदरचा पोर ज्याना मारा त्याच्याशी सुलू आणि तोही शिंद्यांनी करावा सुभेदारांचा शिंद्यांवरचा उरला सुरला विश्वासही पूर्ण उडाला समोरून येणाऱ्या जनकोजीला पाहून सुभेदारांना खंडेरा वाठवत होता आणि त्याच्या सर्वांगातून कड येत होती सुभेदार पुटपुटले जगात यवनावर विश्वास ठेवला तरी चालेल पण या शिंद्यांच्या अवलादीवर कोणी विश्वास ठेवू नये असं म्हणता आणि तरी शिंद्यांचा पदर तर असे खवचटपणी गंगोबा तात्या चंद्रचूड बोलले आता आमचं वय झालं गंगोबा पिकलं पान आज ना उद्या गळणार रानबाची पोरं नातवंड खंडीवरती मात्र जिवंत आहेत त्यांच्या गर्दीत माझा एकटा दत्तक पुत्र तुकोजी शाबूत रावा हीच माझी इच्छा आता मला दुसरं काय मिळवायचं आहे मल्हारबाबांना बघून जनकोजी पायउतार झाले त्यांनी लवून दंडवतही कातला तोच सुभेदार जनकोजीला पोटाशी धरला भारावून सुभेदार म्हणाले पोरा केवढा मोठा झालास र आत आणि दिसतोस कसा अगदी आमच्या रानबा आजामेला आणि नातूजाला म्हणतात ते काही खोटं नाही एकत्र बैठक झाली शिंदे होळकरांचे तळ एकाला एक लागून पडले जनकोजी आणि मल्हारबाबांनी रात्रीचं जेवण एकत्रच घेतलं भोजन संपलं गप्पा सुरू झाल्या मल्हारबाबांना जुन्या जमान्याची पार याद आली ते आ, ते आणि रानोजी शिंदे दोघंही बाजीरावाच्या वेळी एकत्र कसे मोहि मोहिमेवर जात रानात खरडा भाकरी खाऊन बाजीराव पेशवे सैनिकांबरोबर कसे दिवस कंठीत हे सारं होळकर सांगत होते मोहिमांची माहिती देत होती शिंदे होळकर एका तळावर चार दिवस मुक्काम ठोकून राहिले कुचाच्या आदल्या दिवशी भोजनानंतरची मसलत बरीच रंगली सुभेदारांनी आपला दत्तक पुत्र तुकोजीला दोन हजार सैन्यांशी जनकोजीसोबत पाठवायचं मनोमनी ठरवलं होतं त्यावरही बरीच चर्चा झाली मल्हारबाबांनी तंबाखूची बुकणी दाडेखाली ठेवून विचारलं बाबासाहेब आता पुढच्या मोहिमा कुठं खाकासाहेब तुम्ही पार अटकेपासून मुलतान लाहोर सरहिंदी दिल्ली आग्रा हा सगळा मुलूक काबीज केलात आता आमच्यासाठी रान कुठे शिल्लक आहे।, आहे रान शिल्लक आहे राव हळू आवाजात म्हणाले भरपेट रोजमुरा आणि लूट मिळवण्यासाठी एक ठिकाण आहे सरळ गंगा भागीरथीवरती नावांचा पूल बांधा नदी पल्ल्याड सैन्य नेऊन अयोध्या प्रांतात घुसा जनावरांची आणि पर्यायनं तुमचीही बेगमी वाटलंच तर तसेच प्रयाग अलाहाबादेतनं बंगालकडेही तुम्ही जाऊ शकता काकासाहेब गंगेवर पूल बांधायला इकडच्या नद्या दक्षिणेसारख्या आहेत काय मारले चारचूर आणि गेला पल्ल्याड पावसाळ्यानंतर भागीरथीचं पात्र कोजबर रुंद असतं असे सारे म्हणतात कसा बांधणार नावांचा पूल एक माहितगार माणूस सांगतो मी कोण नजीबान नजीब खान जनकोजी एकदम दचकला आणि बोलला काकासाहेब हा माणूस तर पाताळयंत्री दगाबाज आहे असं सारे मला सांगतात त्याचा काटा काढा असा खुद्द पेशव्यांचा हुकूम आहे त्याचाच काटा काढा मल्हारबाबा वेडवून म्हणाले एकदा त्याचा काटा काढला की पेशवे अटकेपासून रामेश्वरापर्यंत राज्य करायला झाले मोकळे एकटा तो नजीब खंबीर आहे म्हणून तर पेशव्यांना तितकासा मात चढलेला नाही एकदा तोही संपला की कशाला हवेत हे शिंदे आणि होळकर बाबासाहेब नीट ऐका तुम्ही एकदा नजीब संपला की ही पुण्याची ब्राह्मण मंडळी तुम्हाला आम्हाला धोत्र बाळवायलासुद्धा ठेवणार नाही तो त्या रात्री मात्र जनकोजींना बराच वेळ झोप लागली नाही सुभेदार काकांचा सल्ला खरा की खोटा बराच उशीर झाला शांत डोक्यानं पुन्हा विचार करू असं म्हणत जनकोजी बिछायतीवर कलंडले त्यांना तशीच झोप लागली कौरव पांडवांच्या पवित्र युद्धभूमीत शिंद्यांच्या लष्कराचा गेल्या आठ दिवसांपासून मुक्काम होता उद्या अंतर्वेदीकडे कूच करायचं होतं कुरुक्षेत्र यात्रा सफल झाल्यानं दत्ताजी शिंदे जनकोजी शिंदे आणि नारो अत्यंत खुश झाले लढाई स्वारा शिकाऱ्यानं शिनवटलेल्या मराठावीरांना तीर्थराज कुरुक्षेत्रातल्या मुक्कामांनी मोठी पुण्यप्राप्त झाली होती दत्ताजी शिंदे तर अगदीच खुश दिसत होते चुलत्या पुतण्यांनी आपल्या बायकांसमवेत भद्रकालीच्या प्राचीन मंदिरात महाभिषेक घातला जिथे शरांच्या शयेवर भीष्माचार्यांनी अखेरचे क्षण मोजले त्या भीष्मकुंडात आंघोळी झाल्या जिथे कृष्णाने अर्जुनास गीता सांगितली त्या ज्योती सरास शिंदे मंडळींनी भेट दिली भगवान कृष्णाच्या पादुकांचं दर्शन घेतलं अर्जुनाने बाण मारून जिथे साक्षात गंगा अवतीर्ण केली त्या बाणगंगा तीर्थास भेट देण्यासाठी शिंद्यांचे हस्ती हत्ती झुलत झुलत गेले रोज भल्या पहाटे उठून दत्ताजी जनकोजी नारोशंकर बाबा आणि बहुतांशी सर्व मराठागडी पवित्र कुरुक्षेत्र सरोवरात स्नान करीत विस्तीर्ण सरोवर मराठ्यांनी भरून जायचं त्याची लांबी रुंदी अपुरी वाटायची पापक्षालनाची कल्पना सर्वांनाच असल्यानं मराठावीर सरोवरात पुन्हा पुन्हा डुबक्या मारायचे कृष्ण भीमेत सुर मारल्यासारखे आवाज काढायचे कुरुक्षेत्र म्हणजे देवदेवतांचं मोहळच मराठावीर सरोवरातील असंख्य कमलपुष्प घ्यायचे आणि नाना देवदेवतांना ते अर्पण करायचे कुरुक्षेत्रापासून तीन कोशांवरची कर्नाची डेरी पाहताना भागीरथीचे डोळे मात्र ओलावले होते दत्ताजी आपल्या पत्नीची भक्ती आणि भोळाभाव टिपत होता तसेच जवळपास कर्णाच्या रथाचं चा चाक ऐन महाभारत युद्धात भूमीत अडकलं ते रुतलं होतं देवदेवता पुण्यकर्म पापक्षालन आदींच्या नादात मराठावीर आपण सैनिक आहोत हेही विसरून गेलेले सैन्य अस्त तीर्थावर तर दत्ताजी शिंदे भारावून गेले होते या स्थळी श्राद्ध गातलं तर पित्रांना स्वर्गप्राप्ती होते हे दक्षिणेतून निघतानाच त्यांना कोणीतरी सांगितलं होतं श्राद्धाचं कार्य मोठ्या थाटामाटात उरखलं गेलं हजारो ब्राह्मण पंक्ती उठल्या पिता रानोजी आणि भाऊ जयाप्पाच्या स्मृतीनं दत्ताजी भारावून गेले होते एरवी सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रास मोठी यात्रा भरते पण आता शिंद्यांच्या हजारो सैनिकांमुळे महायात्रा भरल्याचा भास कुरुक्षेत्रवासी जनतेला होत होता मराठ्यांची धर्मवृत्ती भोळाभाव बघून कुरुराजाला आपणास याच स्थळी मोक्षप्राप्ती मिळाल्याचं स्वर्गीय सार्थक वाटलं असेल शिंद्यांची धार्मिक वृत्ती आणि धर्माची नियत येथील रहिवासी ऐकून होते म्हणूनच शिंद्यांचे डेरे आणि राऊट या कुरुक्षेत्राला लागताच रहिवाशांना आणि पंड्यांनाच स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला फुटकळ यात्रेकरू सोडून सारे पंडे मराठा छावणीभोवतीच पिंगा घालू लागले उघड्या बंबा खांद्यावर चोपट्या टाकलेले ढेरपोटे पंडे बघून सैनिकांना हसू यायचं तेवढाच पंड्यांचा प्रेमळपणा बघून दानवृत्ती जागी व्हायची कुरुक्षेत्रात साधूसंतांचीही कमी नव्हती हजारो जाटाधारी लांब लांब दाढीवाले संन्यासी तितकेच हजारो भिक्षुक या साऱ्यांची चंगळ झाली दत्ताजींनी चार तुलादाने उरकली अनेक सरदारांनी आणि शिलेदारांनीही भरपेट दानधर्म केला अन्नछत्राला फारच भरकत आली भरल्या पोटानं साधूसंत मंडळी गांज्याची दुप्पट चिमुट घालून चिलमी फसाफस ओढू लागली उद्या सकाळीच छावणी कुंजपुऱ्याकडे कूच करणार होती छावणीभर रात्रीची आवरावर चालली होती दक्षिणेतून येऊन दत्ताजींना सात ते आठ महिने लोटले होते चुलत्या पुतण्यानं सगळीकडे आपली जरब बसवली होती दिल्लीच्या खंडणी बुडव्या वजीराकडून जरबेनं खंडली खंडनी वसूल केली होती नजीबाला पकडण्यासाठी मराठ्यांची टोळी सहरांपूरकडे धाडली होती कमाऊच्या पहाडाचा आश्रय घेऊन नजीब लपून बसला होता त्यानं दत्ताजीची चांगलीच धास्ती खाल्ली होती शिंद्यांनी लाहोर मुलतानला जाऊन तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांच्याकडे त्या प्रांतीचा बंदोबस्त सोपवला काही स्थानिक अधिकारी जमीनदार हाताशी धरून दत्ताजीने लाहोर प्रांताची व्यवस्था लावली इथे सैनिकांची दादासाहेब आणि होळकरांनी न जाता इथेच आपली काही वर्षं कंटावीत अशी इच्छा होती मराठे येतात तुटून मुलूक लुटतात आणि निघून जातात हा हिंदुस्थानी लोकांचा अनुभव होता मराठ्यांनी कायमचा बंदोबस्त करावा त्यासाठी महसूल घ्यावा त्या लुटारू परदेशी अब्दालीपेक्षा मराठे बरे अशीच लोकांची भावना होती मात्र मराठ्यांच्या धरसोडीला ते मात्र खूप कंटाळले होते पेशवाई कर्जाच्या गर्तेत अडकली होती, होती। सरदारांनी आपापल्या जहागिर्या निर्माण करून तटबंदी केली होती प्रत्येक सरदाराचं सैन्य वेगळं सरंजाम वेगळा मुलखगिरीतून फारच थोडी रक्कम शनिवार पुण्यात पोहोचत होती पेशव्यांनी उत्तरित वसुलीसाठी नेमलेल्या कमावीसदारांनी मामलेदारांनी स्वतःच्या तुंबड्या भरल्या होत्या वाड्या हवेल्या बांधून जमीनदारी केली होती पेशवे कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते त्यांनी दत्ताजीला अयोध्या बंगल्यात जाऊन किमान 60 ते 70 लाखांची सोय करण्याचा आदेश पुन्हा पुन्हा दिला होता दौलतीच्या कर्जाची चिंता दत्ताजीच्या मनात सारखी गोळत होती त्यासाठी तो आता आंतर्वेदीकडे चालला होता अलीकडच्या दहा दिवसात तर दत्ताजी भलतेच खुश होते कुरुक्षेत्रात पाऊल टाकलं आणि भागीरथीला ओकाऱ्या सुरू झाल्या ती गोड बातमी कळताच दत्ताजी हरकून गेले नाचायचे तेवढे बाकी राहिले होते त्यांनी साऱ्या सरदारांना खाना दिला भिक्षुकांना मुठीना दक्षिणा वाटल्या पेटारे भरून खास स्वारांबरोबर मिठाई सांभार गोंद्याला आणि कनेरखेडला पाठविली दत्ताजींचे वडील मुळचे साताऱ्याजवळच्या कनेरखेडचे दत्ताजींचं बालपणे कृष्णेकाठी वाळूचे किल्ले बांधण्यात आणि लढाईचा लुटूपुटूचा खेळ खेळण्यातच गेलं रानोजींनी गोंदा या गावाचं वतन शाहू महाराजांकडून मागून घेतलं होतं गोंद्यात चौपोसी वाडा बांधला गावाला तटबंदी उभारली सरदारीपेक्षाही श्रीगोंद्याचे पाटील म्हणून घेण्यात रानोजी बाबांना मोठा आनंद वाटायचा गेल्या साली लग्नाच्या निमित्तानं दत्ताजी श्रीगोंद्याला आणि कनेरखेडला जाऊन आले होते लग्न उरकल्यावर देवी कनेरीच्या दर्शनाला जोडी गेली होती हिरव्या शालू चोड्यातील लाजरी भागीरथी बघून दत्ताजींना उकळ्या फुटत होत्या <laughs> दोघं जोडीनं कनेरीच्या पाया पडून आली दत्ताजी मनातल्या मनात म्हणाले मनात आई पहिला पोरगास दे तोच गुरवाना आशीर्वाद दिला भलं होईल एका सालात पाळणा हलल बाळराजा नांदल या बोलासरशी लाजून पदरच टोक तोंडात दाबून भागीरथी गाभाऱ्यातून बाहेर पडली होती नुकतीच बाळराजांची चाहूल लागली आणि दत्ताजी वेडे झाल्या अक्षरशः रात्री भागीरथीला विचारू लागले बाई बाईसाहेबांना काय हवं चिंचा की आवळे भागीरथी लाजून लटक्या रागानं दत्ताजींकडे बघायची दोन दिवसांमागं दत्ताजींनी तर कमालच केली कुरुक्षेत्रात तलावा चिंचेचं झाड जा पाहिलं तीन तीन बोटांना एवढे वळणदार चिंचनचे आकडे त्यांच्या मनातच भरले सरळ काचा मारून दत्ताजी चिंचेवर चढले ओटा भरून गोड्यांवरून चिंचा आणणाऱ्या दत्ताजींना पाहून सारे सैनिक खदाखदा असू लागले ही बातमी खाजगीतही पोचायला वेळ लागला नाही जनकोजींच्या काशीबाईंनी आणि दासी कुळंबिनींनी भागीरथीला दिवसभर खूप छेडलं रात्री लटक्या रागानं भागीरथी म्हणाली कमाल करता बाई तुम्ही सरदार असून तुम्ही एखाद्या शिपायासारखं वागता असं ते पेशवे म्हणतात ते काही खोटं नाही हा मतलब स्वारींनी स्वतः चिंचेवर चढायची काय गरज लाजत रागावत भागीरथी विचारू लागली त्यात काय झालं मग एखाद्या सेवकाला सुद्धा चिंचेवर चढवता आलं असतंच की भागीरथी काही गोष्टी अशा असतात की त्या सेवकाऐवजी आपणच करण्यात मजा असते बाळाच्या कल्पनेनं मी वेडा राहिलो आहे बघ भागीरथी गंगाळ आता वाजवायचं नसतं बाळ जन्मल्यानंतर भागीरथी म्हणाली बरं बाळावेळी आपण कुठं जायचं चांभार गोंद्यास की कनेर खेडला दत्ताजी विचारू लागले बापकरांची लेख आहे मी अजून बापकरांना भीक लागली नाही म्हटलं नातवाचे लाड पुरवणे बापकरांची ऐपत नक्कीच आहे भागीरथीचा चिडकासूर ऐकून दत्ताजी खो, खो हसले भागीरथी गोड चिडीतच म्हणाली सर्वांसमोर पाणा करत जाऊ नका बाई तुमचा पुतण्या तुम्हून चार सहा वर्षांनी लहान तुमची बाळाबद्दलची गडबड बघून ते नवरबायको बायको फिदिफिती असतात हसू दे येत पण भागीरथी पुन्हा सांगतो माझा पोर रणगाजी होईल कुरुक्षेत्राच्या पवित्र मातीचा निरोप घेऊन शिंद्यांची पथकं पुढे निघाली जवेरगंज हा शिंद्यांचा आवडता हत्ती जयाप्पा शिंद्यांना हा हत्ती माळव्याच्या डोंगरात मिळाला होता काळा कभींना जवेरगंज चालला की रस्त्यावरून कातळाचा कडाच सरकतोय की काय असं बघणाऱ्याला वाटायचं कूच करताना राजाराम मातूत जवेरगंजाला भल्या पहाटे उठवून सजवायचा बोहल्यावर चढणाऱ्या मुलीच्या हातापायांवर फुरसतीनं मेंदी गोंदावी तसेच शिंदे जवेरगंजाला सावकाशीनं सजवायचे त्याच्या पाठीवरचा किनकाफी पाखरा सर्वात उठून दिसायचा गळ्यातील सोन्या रुप्याच्या घंटा दमदार पावलांबरोबर बारीक नाद धारायच्या रोप्याच्या पत्र्यांनी सजवलेली अंबारी सूर्यप्रकाशात चमकायची राजाराम मातूत हा सुद्धा खूप सजलेला असायचा त्याच्या शिरीची पिळदार शिंदेशाही पगडी खुलून दिसायची अंबारीत सज्य झालेली जनकोजी आणि दत्ताजी सर्वांना कृष्ण अर्जुनासारखे भसायचे खाजगीतल्या स्त्रिया बुरख्यांच्या गाड्यांतून पालखी आणि खाशा मेन्यांमधून प्रवास करायच्या एक दिवसातच शिंद्यांचं दळ कुंजपुरात येऊन पोहोचलं यमुना छावणी पडली कुंजपुरात सोंडेचे उंच उंच वेडे चितकारू लागला त्याच्या विचित्रजीला जी थोडी धास्ती वाटली मांत्रिक ज्योतिषांना गाठलं बारा बोकड आणि 24 कोरड्या कोंबड्या बुटीभर लिंबू एवढी यमुना काठची बेजमी झाली तेव्हा कुठे तो जवेरगंज शांत झाला खुंजपुराच्या मुक्कामात पुढील वाटाघाटी सुरू झाल्या रात्री मसलतीच्या डेऱ्यात दत्ताजी जनकोजी नारो आणि दिवाण रामाजी पंत दाभोळकर ही प्रमुख मंडळी बसायची दत्ताजी पेशव्यांच्या कर्जाबाबत बोलायचे 60 60-70 लाख उभे करायचे म्हणजे गंगापार होण्याशिवाय इलाज नव्हता जून महिना सुरू झाला होता अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसत होत्या गंगेला केव्हाही पूर येईल ती ओलांडायची कशी एकदा जनकोजी आणि दत्ताजी मसलतीला बसली जनकोजी बाबा म्हणाले काकासाहेब या अनुभवाच्या गोष्टी आहेत पेशवे सरकारांपासून सारे नजीबाचा शिरच्छेद करा असे म्हणतात त्यात तथ्य असलं पाहिजे बाबा तुमचं बोलणं आम्हाला पटतंय पण नजीबाशिवाय या मोठमोठ्या नद्यांच्या उताराची माहिती कोणाला आहे सैन्य गंगापार करायला पूल बांधायला तर शेकडो नावा लागतील या नावख्या मुलकात कोण आपल्याला नावं पुरवणार नदी ओलांडेपर्यंत सुसरबाय सुसरबाय तुझी पाठमो म्हणायचं आणि पलीकडचा तीर गाठायचा मग सुसरीची वासलात लावायला काय तो वेळ लागतो आपल्याला मल्हारबाबांचा सल्ला तुर्त उपयोगी पडणारच दिसतो दत्ताजी म्हणाले आणि बैठक एवढ्यावरच थांबली पुढील दोन दिवसात गोविंद पंत बुंदेले शिंद्यांना येऊन भेटले गोविंद आडनाव खरे खेर पण दौलतीची सेवा बुंदेलखंडात करता करता त्यांचे केस पांढरे झाले बुंदेलखंडाच्या वास्तव्यानं त्यांना बुंदेले हे आडनाव चिकटलं अंतर्वेदीच्या खालच्या भागात पंत पेशव्यांच्या मुख्य मामलेदारांपैकी एक होते सर्वात जास्त आणि वेळेवर महसुलाचा भा महसुलाचा भाग, भाग सरकारात करणारा बडा मामलेदार असा पंतांचा पेशवे दरबारात गवगवा होता आयुष्यातले अनेक पावसाळे उत्तरेत काढल्यानं इकडच्या प्रदेशाची त्यांना चांगलीच माहिती होती दिल्लीची अलीकडची अनेक राजकारणं त्यांच्या डोळ्यांसमोरच घडली होती त्यांनी अनेक राजधुरंधरांशी ओळख करून ठेवली होती नजीबाचे आणि त्यांचेही बोलणे चां चांगले होते दत्ताजी एक ना एक दिवस आपली गर्दन छाटणार याची नजीबाला खात्रीच होती आपल्या पडत्या काळात जाऊ दुसऱ्याच्या टांगे खालून अशी त्याची धारणा होती योग्य वेळेतच पाय कसे ओढायचे हे नजीबाला कोणी सांगायची अजिबात गरज नव्हती संकट काळामुळे मराठ्यांशी स्नेह साधायला तो उतावीळ झाला होता गेल्या काही महिन्यात त्यांनी गोविंद पंतांची दोन ते तीन वेळा भेट घेतली होती पंतांच्या स्त्रीला त्याने बहीण मानली होती तो पंतांना गोविंददाजी म्हणून लोणी लावित होता नजीबाचा लगटपणा पंतही तितकेच जाणून होते पण गंगापार होण्याकरिता तेवढाच उपयोगी पडेल असा ठोकताळा त्यांच्याही डोक्यात होता आणि शिंद्यांची पुलाची गरजही ते तितकेच जाणून होते दत्ताजी आणि गोविंद पंतांच्या अनेक मसलती घडू लागल्या सुसरीचा उपयोग भल्या कामासाठी करायचा का हे दत्ताजींनी नक्कीच केलं शिंदेंचा कुंजपुराचा तळ लवकरच हल्ला शिंदेशाही लष्कर दक्षिणेस पानिपतापर्यंत येऊन त्याने तेथूनच पूर्वेकडे वळसा मारला रामरा घाटातून यमुना पार करून शिंद्यांचं लष्कर श्यामली मुक्कामी आलं जसे दत्ताजीचे डेरे शामलीस लागले तसा नजीब सरफाडला मराठे एन अंतर्वेदीत घुसले होते ते कोणत्याही वेळी आजूबाजूला असलेला नजीबाचा शेकडो मैलांचा मुलुक उद्ध्वस्त करू शकतात हे त्याने जाणलं होतं युद्ध लढायात जरूर व्हाव्यात पण त्या आपल्या मुलूखात नको ही नजीबाची मनोमनी धारणा होती अपुऱ्या सैन्यबळामुळे तो तलवारही उपसू शकत नव्हता प्राप्त परिस्थितीत पड खाल्ल्याशिवाय गत्यंतर त्याला नव्हतं नाना मार्गांनी मराठ्यांशी सुलूक करण्याची त्याची धडपड सुरू होती आणि अखेर गोविंद पंतांनी मध्यस्थी केली शामलीलाला श्यामलीला दोन कोसांवर आमराईत नजीब दत्ताजीची भेट निश्चित झाली सैतानाशी सुलू कसला असाच सारा चावनीला सवाल होता पण दत्ताजींच्या निश्चयापुढे कोणाला काही बोलण्याची हिंमत नव्हती कारभाराच्या आगळीकीने भागीरथी सुद्धा चिडून गेली होती जनकोजी बाबा तर कुणाशीच बोलत नव्हते नारोशंकर शंकर शेंडीची गाठ पुन्हा पुन्हा बांधत सोडत विचार चक्रात अडकले होते जसजसा भेटीचा दिवस जवळ आला तसे सारे हवाल दिले जाजिबाकडून भेटीत दगाफटका होण्याची सुताराम शक्यता नव्हती कारण मराठ्यांचं लष्कर उरावर बसलेलं नजीबाने थोडा जरी दगाफटक्याचा यत्न केला तर त्याचा निम्मा मराठी वीर जाळून रिकामे झाले असते त्यामुळे नजीब प्राप्त परिस्थितीत अशी काही आगळी करणार नव्हता पण आयत्या जाळ्यात येणाऱ्या या कळीच्या नारदाला काळ राहूला जिवंत सोडायचा का याचा विचार लष्करातील बायका जनकोजी बाबांनी मध्येच खडा टाकला श्वापत आयत्या जाळ्यात सापडतय त्याच्या मुसक्या बांधून नाकाला वेसन ओलेली बरी बाबासाहेब आपल्या इमान धर्माला हे शोभत नाही शत्रू असला तरी तो मसलतीसाठी येतोय मसलतच होईल दत्ताजी म्हणाले त्यानं इमान धर्माची क्षितती कधी बाळगली आहे का प्रत्यक्ष पवित्र शप्ता सुद्धा मोडले आहेत जनकोजी उसळले एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचं का ठरल्याप्रमाणे फक्त मसलतच होईल मी माझं इमान सोडणार नाही निश्चयी दत्ताजींपुढं कोणी काय बोलायचं भेटीच्या आदल्या रात्री लष्कराची झोप हैराण झाली एवढं मोठं सावध सोडायचं कसं मुद्दाम बोलाविल्यासारखे रात्रीच्या अंतराचा फायदा घेऊन जनकोजी बाबा नारोशंकर, मानकेश्वर एका गुप्त जागी जमा झाले जणकोजी म्हणाले भागीरथीवरच्या पुलाचं एवढं काय हजारदा तो पूल बांधू पण मराठी पायाच उद्ध्वस्त करणाऱ्या नजीबाला पहिला गाडला पाहिजे उद्या माघारा जाऊ द्यायचा नाही त्याच्या मुसक्या बांधायच्याच माझी केव्हाही तयारी आहे अंताजी बोलले दत्ताजी शिग्रोकोपीहत कोपा मैं फार भीति वाटते नारो शंकर मधे मनाले कू भिने कारण नाही, तो रानबोक जित्ता अंधारत भागीरथी का आवाज आला सर्वानी नजरिया फिरव दत्ताजी धर्मपत्नी भागीरथी एला उ जनकोजी बाबा लगली चुटन मनाले काकी साहब अपन यंधारत इत हो बापकर त्या काळ सर्पाला सोडा असं मी कशी म्हणेन स्वतः भागीरथीबाई साहेब कटात सामील झाल्यावर सर्वांना चेव चाडला उद्या दुपारी सूर्यमाथ्यावर आल्यावर भेट होणार होती भेटीच्या वेळी द्वारापालांनी नजीब सोडून कोणालाही तंबूत सोडू नये घटका झाली रे झाली की निवडक दहा स्वारांबरोबर जनकोजी बाबांनी तंबूत घुसायचं जातच्या जागी नजीबाच्या देहाच्या चिरफाळ्या करायच्या त्याची मुंडी पुण्याला पेशव्यांकडे धाडायची असा बराच उशिरापर्यंत खळ चाला। त्यातून दत्ताजी कोपले तर त्यांना भागीरथी बाईंनी शांत करायचं असा बेत ठरला दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ झाली तंबू दत्ताची लोडाला टेकून बसले होते त्यांच्या समोर गंगापार घेऊन जाणारा नावांचा पूल उभा राहत होता समोरच्या उतारावरून सहा गोडेस्वार द्रुत गतीनं टेकडी चढत होते सर्वांच्या समोर नजीबाचा आसमानी रांगाचा घोडा दुडक्या चालना येत होता त्याच्या मजबूत अंगावर किन खापी खोगीरच्या कपाळावर रंगीबिरंगी काचांची माळ झळकत होती घोड्याच्या चारी पायांना रुपयाचे तोडे बांधले होते लगामाला बांधलेले रेशमी गोंडे उठून दिसत होते नजीबाच्या डोळीवर पोलादित टोप होता त्यावर भरझरी पेळदार तांबूज बत्ती बांधलेली होती अंगात जरीचा झगा असून कमर जडावाच्या पट्ट्याना आवडलेली होती पायात लखनवी जोडा होता रुबाबदार नजीबाचे डोळे चोह बाजूला तरी ते वेद घेत होते नजीबाठ त्याचा जानी दोस्त अहमद खान अफ्रिदी सादुल्ला खान बंधू सुल्तान खान आणि इतर खास विश्वासाचे स्वार दौडत होते तंबू नजीब पायउतार झाला समोरची कनात बघू लागला चटकन त्याचे डोळे द्वारपालाच्या डोळ्यांना भेटले नजीब अक्षरशः चमकला तसे द्वार द्वारावरचे शिपाई दचकले नजीब तंबूत निघाला तोच मराठा शिपायांनी त्याच्या भावाला आणि खान आफरीदी वगैरे हटकले नजीबाशिवाय ते कोणालाही आत सोडे नजीब तंबूत भिरभीर नजर फिरवीत मोजून चार पावला आत आला पांढऱ्या शुभ्र पेहरावातला दत्ताजी असून म्हणाला <laughs> या खान दत्ताजीचे शब्द त्याला ऐकू आले नाहीत पण तुरुंग कुठून एक विचित्र शिळ त्याच्या कानी पडली झटकन त्याने दाराकडे दृष्टिक्षेप टाकला मराठा शिपायांच्या जळक्या नजरा निहाळल्या एवढ्यात अहमद खान आफ्रिदीनं नजीबाला खून केली झटक्यात नजीब डेऱ्या बाहेर झेपावला बाहेर उभ्या असलेल्या घोड्यावर त्याने उडून मान ठोकली आणि रिकीबीत पाय आपटून काच दिशी लगाम खेचला सहा घोडी आल्या बाजूला वाऱ्यासारखी झेपावली कोसबर दवडल्यावर नजीब अहमद खानाला म्हणाला ह्या मरगट्ट्यांच्या नजरा मला जहरी दिसल्या दूर अस्पष्ट दिसणारे ठिपके जनकोजी बाबा निहाळत होते मनगटेत सावत होते बिचव्याजवळ यायला क्षण दो क्षण उशीर झाला होता हताद गवसलेली आयती शिकार मात्र निघून गेली होती मिरतच्या ईशान्येस शिंद्यांचा तळ पडला होता गडमुक्तेश्वर या प्राचीन नगरी शेजारीच राहुट्या आणि डेरे लागले होते इथेच कोणी एकेकाळी महाभारतकालीन हस्तिनापूर वसलं होतं जवळूनच गंगा वाहत होती प्राचीन उंच उंच मंदिर मंदिरांच्या दगडी कामात नाचणारे यक्षकिनर आणि आपल्या त्रस्तोंडाच बसलेलं अजस्त्र वटवृक्ष युगायुगांची साक्ष देत होते इथेच श्रीकृष्णाची शिष्टाही पार पडली होती तेहतीस कोटी देवदैवतांपैकी देव दोन तीन हजार इथे हजेरी लावली होती त्यामुळे भाविक मराठ्यांना ही पर्वणीच वाटत होती आज छावणीचा नूर वेगळाच दिसत होता छावणीपासून कोसभर अंतरावर मसलतीचा डेरा उभारला होता नजीब खान व त्याचा वकील चेताराम आणि दत्ताजी शिंदे आणि त्यांचे दिवाण रामचंद्र बाबा सुखटणकर यांच्या वाटाघाटी चालल्या होत्या कित्येक महिने असेच बिनकामाचे गेले होते लवकरात लवकर गंगापार होण्याची दत्ताजींना घाई लागली होती जनकोजी बाबा मात्र मसलतीच गेले नव्हते कोणत्याही परिस्थितीत त्यांना नजीबाशी स्नेह नको होता असंगाशी संघ कशाला करायचा शामली मुक्कामीच त्यांनी नजीबाचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजविले असते पण दोन क्षणाने ब्रम्ह घोटाळा झाला कट दत्ताजींच्याही लक्षात आला होता त्यांनी साऱ्यांना धारेवर धरलं त्यानंतर नजीब मसलतीसाठी यायला तयारच होत नव्हता बिथरून आपल्या मुलखातून तोंड बाहेर काढत नव्हता तेव्हा दत्ताजींनी नवीन शक्कल लढवली एका दिवसात एका क्षणी सारे खासे सरदार छावणीबाहेर उधळले मराठा लष्कराची पथकं चोह बाजूला झेपावली वाटेत आढळणाऱ्या हरेक गावात मराठे तो धाडी धाडीप्रमाणे घुसले गावचा गाव उद्ध्वस्त होऊ लागले आगीने आणि दुराचा प्रचंड कल्लोळाने राणे भरली एका दिवसात सुमारे तेराशे गावं बेचिराग केली गेली मराठ्यांच्या या झहरी पवित्र्याने नजीबाची पाचावर धारण बसली मराठ्यांशी तुर्त तरी करण्याशिवाय त्याला इलाजच राहिला नाही बरेच दिवस भिजत पडलेले चर्चेचे घोंगडे मार्गी लागले होते दत्ताजी शिंदे बोलत होते खान खानसाहेबांनी आम्हाला तेवढा भागीरथीवर पूल त्वरेनं बांधून द्यावा घोड्यावरून रान डोंगरातून रपेट मारणारी आम्ही मराठी माणसं तुमच्याकडच्या नत्या म्हणजे महानद्याच त्या ओलांडताना आम्ही बिनपायाचे होतो रावसाहेबांनी फिकिर करू नये मंद हसत नजीब म्हणाला तुम्ही आमचे मेहमान असल्यानं तुमच्या पावलांची काळजी आम्ही घ्यायची तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचवायचं आमचं काम हुजुरांनी काळजी सोडावी महिन्याभरात गंगेवर पूल दिसेल आपल्या डोळ्यांना अयोध्या प्रयागाकडच्या मोहिमेतला चार आणि हिस्सा देऊ आम्ही खान साहेबांना <laughs> द्रव्याचं एवढं ते काय नजीब बोलला इथे हस्तिनापुरातच आपण महिना काढा तुमच्या धर्माचं हे गर्वस्थान दानधर्म पूजा अर्चा मंत्र यात आपला महिना हा, हा म्हणता लोटेल एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला खानसाहेब आत्ताच आपण मराठ्यांना तिथारदी गोष्टी किती प्यारे आहेत हे स्वतः सांगितलं तुमच्या ताब्यातलं आमचं हरिद्वार आणि ज्वाळापूरही आमच्या हाती सुपूर्द कराव। फार पुण्याई लाभेल तुम्हाला पुण्याईचं बघूच नजीब हसून बोलला एकदा गंगापार व्हा तरी खरे ही दोन तीर्थे मी चुटकी सरशी ताब्यात देईन तुमच्या पन यमे तुम्हें पुढ़े सरका प्रत्यक्ष काशी विश्वेश्वरा ही प्राप्ति होशी मजे तो धर्मवेड़ा हिंदूंचा का मानबिंदू अखेर सुलूक पार पड़ला दत्ताजी ने इमाला जागू मरुन नजीबा हाथी बेलभंडारा दिला नजीबाने सानकरोटी दी दोगे पगड़भा नजीबा ने दत्ताजी लारले प्रेमिटी लवकर सोडली नहीं एक मोटे काम पार पड़ रात्री शिंदे मंडळी भोजनास बसली जनकोजी बाबा अगदी शांत दिसत होते समोर उभ्या असलेल्या भागीरथीकडे पाहत दत्ताजी बोलले बाबांना आज काय झाले एवढे मलुल काय बोलावे काकासाहेनकोजींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी उभं राहिले तुम्ही फार वाईट गोष्ट केली त्या सराट्याला सोडायला नको होता अलम दुनियेला आग लावून तो मराठ्यांविरुद्ध गारुड्यासारखं रान भारून टाकेल दत्ताजींना भातामध्ये खडा लागल्यासारखं झालं त्यांनी हातातला घास ताटात टाकला संतापानं थरथरत ते म्हणाले बाबा तुम्हालाच मराठी राज्याचं हित कळतं आणि आम्ही इतक्या दूर अहितासाठी आलो का नजीब मला तरी शुद्ध दिसतो आणि समजा बदललाच तर त्याला जित्ता फाडून शिळ्या भाकरी संघे खाईन मी दत्ताजींचा बदलता नूर बघून भागीरथीनं जनकोजींना खून केली या कोपल्या स्थितीत दत्ताजीं पुढे एक शब्द उच्चार नाही पाप असा सबुरीचा विचार जनकोजींनी केला ते गप्प बसले वादळ एवढ्यावरच थांबलं तेव्हा भागीरथीचं वय अवघ 15-16 वर्षांचा पण तिची समज दांडगी होती दत्ताजी सैन्याचा हिसाब किताब बघायला बैठकीकडे गेली जनकोजी काशीबाई भागीरथीबाई गंभीर मुद्रेना बसल्या जनकोजी म्हणाले काकी हा नजीबी तीर्थ रिकामी करीन म्हणतो पण ज्वारा ज्वालापुराज मुसलमान वस्ती मुद्दम वसविं है नजीब भाजपा सा नहीं तन प्रत्येक तीर्था तैरी के लिए काव्य त्वरित थांजे नहींतर अपना सर्वान कड़ेलोरसारकाच है इकड़ स्वभाव तुम्हारा महित शिकवले तो यहाँ ध्या का वनवाच हो तो एवडेसे मनाला लगे कि कागासारखे गदगदून जता अपन सर्वानी सबोरीन घऊ साहेब माणसानं नकट असावं पण धाकट असू नये असं म्हणतात ना तेच खरं मोठा पाऊस काळ सुरू झाला गंगा नदी रोज काठावरची नवी नवी शेत गिळू लागली उन्हाळ्यात चपळ अश्वासारखी दिसणारी गंगा आता ऐरावता सारखी ऐसपैस पसरून गजगतीनं वाहू लागली पावसात मराठा छावणीला नाना संकटांना सामोरं जावं लागलं तंबुक नातीत जीव निघेना आजूबाजूच्या मंदिरांचा सरायांचा निवारा घेऊन छावणी अक्षरशःजीनं कंटू लागली गडमुक्तेश्वरास नव्या मोहिमेत यश मिळू दे म्हणून दत्ताजीना सहस्त्र ब्राह्मण भोजनं घातली दानधर्म नित्याचीच बाब झाली होती भागीरथीची ही कांती पिवळी पडू लागली होती आणि दत्ताजी बाळाच्या ओढीनं हुरळून जात होते नजीबाच्या मनात कोणतीही आडी नाही असे दत्ताजी छाटती ठोकपणे सांगायचे पण शंखेची पाल मनाच्या कोपऱ्यात चुकचुकायची एके दिवशी दत्ताजींनी पाच गोडेस्वार शुक्रतालकडे दाडले चार दिवसात माहिती मिळाली शुक्रतालाच्या समोरच्या गंगेच्या पात्रात नावांचा पूल बांधण्याचं काम जारीनं सुरू आहे नजीबाने या कामी जैतागुजाराची आणि मुझफ्फरनगरच्या जमीनदाराची मदत घेतली आहे पंधरा दिवसांनी खुद्द नजीबाचाच खलिता आला बरसातकाल असल्याने गंगेचे पाणी खूप फुगले आहे तूर्त पूल सिद्ध होत नाही बरसातीनंतर बघू दत्ताजी खलिता वाचून हसले आता मात्र त्यांना नजिबाच्या हेतूबद्दल अजिबात शंका उरली नाही आनंदाच्या भरात थोडी उगडीप बघून दत्ताजी आणि भागीरथी झवेर गंजावर बसून डामडौलत मिरत मध्ये गेले भागीरथीसाठी दत्ताजीने खास बरेली घाटाचे सोन्याचे बाजूबंद आणि पाणीदार मोत्यांच्या कुड्या करवून घेतल्या एक दिवशी उजाडता उजाडता मराठ्यांचं एक पथक कर्नालहून दौड करीत आलं गोडी आणि स्वार रात्रभराच्या जागरणानं आणि चिखलानं भरून गेले होते त्यांनी आरडाओरड करून जनकोजी बाबांना प्रथम जाग केलं त्यांच्या हाती खलिता दिला उर्दू पंडितानं खलिता वाचला आणि जनकोजी बाबांना धर्णिकंप झाल्याचा भास झाला ते तसेच दत्ताजींच्या डेऱ्याकडे धावले पहारेकरांना मागे ढकलून काका काका उठा घात झाला घात झाला असं मोठमोठ्यानं ओरडू लागले त्यांच्या आवाजानं निम्मी छावणी जागी झाली काहीतरी भयंकर प्रसंग आहे हे जाणून वाटेत बांधलेल्या घोड्या बैलांना चुकवीत शिपाई काशाडे कडे धावू लागले दत्ताजी डोळे चोळीत बाहेर आले आणि विचारू लागले काय बाबासाहेब काय प्रकार अहो काकासाहेब त्या मात्रा गमनीनं दाव साधला जिची पाठ तुम्ही मऊ म्हणत होता त्या सुसरीनं शेपटीचा जीव घेणा तडाखा मारला गारुड्यानं रान भारलं घातला काका साहेब घातरी का खलिता पहा काका साहेब चनकोजी मनाले नजीबाच हा खलिता संड स्वार रूबश्याम अब्दुल्ला दुर्रनी कड़े चाले होते कर्नाल संशया वरुण अपल स्वार हा खलिता हाथ घीच कर ईवजान मतितार्थ तरी संगा जानव्यारुन हाथ फिर नारो विचारू लगे नजीब अब्दल दुरणी हे अफगाणधिपती बादशा तू जाती कुळीनं जसा अफगाण आहेस तसच माझ कडव्या अफगानाचा आहे माझ्या शब्दाच्या इशारा सरसे वीस हजार कडवे हिंदुस्थानवासी अफगाण अग्निकोंडात उडी गायला एका पायावर तयार आहेत गंगापारचे चाळीस हजार रोयले अफगाण तुझ्या पायावर नतमस्तक व्हायला केव्हाही बंदे आहेत दख्खनी माकडांनी आमच्या पवित्र भूमीत उच्छाद मांडला आहे हे मी तुम्हाला अनेक वेळा कळविले आहे दत्ताजी नावाचा बडा बंदर मी आमच्या तुमच्या आगमनाची प्रतीक्षा करीत झुलवीत ठेवलेला आहे अयोध्येकर सुजाय आपणास मिळेल सरदार दुंदे खान हाफिज रहमत खान अहमद खान बंगश सादुल्ला खान हे बडे रोहिले रणगाजी तुम्ही याल तर माझ्यासाठी प्राणपणाला लावतील या गोष्टी मी अफगान श्रेष्ठींना कैक वेळा कळविल्या आहेत आपल्या धर्माची आणि बांधवांची चाड असेल तर हे रुस्तू माहून महानवीरा वाऱ्या संगीत धावते या दखनी बंदरांचा बस झालं यापुढे वाचू नकोस दत्ताजी उरडले। लोहाराच्या पेटत्या भाल्यातलं तलवारीचं पात लालबुंद भाव तसे दत्ताजी पेटून उठले संताप आणि पश्चातापाच्या छटा डोळ्यात बिजलीसारख्या नाचू लागल्या अंगाला दरदरून घाम फुटला दत्ताजींची ती विचित्र अवस्था बघून सारे मराठे घाबरले रावसाहेब तुम्ही काय केलं ते असाच प्रश्न छावणीतल्या बहुतांशी नजरा दत्ताजीं करीत होत्या त्या नजरा भाल्याच्या तीक्ष्ण टोकासारख्या दत्ताजींच्या हृदयाला टोचत होत्या काळजाची कालवा होत कालव होती संतापाने थरथरणारे दत्ताजी दान दहान पावलं टाकीत साऱ्यांच्या समोरून बाजूला झाले अर्ध्या कोसावर गंगा एका मंदिरात सुन्न होऊन बसून राहिले दिवसभरात त्यांनी पाण्याच्या थिंबालाही हात लावला नाही रात्री कशीबशी समजूत घालून त्यांना सर्वांनी गोटात आणले भागीरथीने ही नाना मिनत्या केल्या पण न जेवता दत्ताजी तसेच उपाशी पोटी रजईवर कलंडली सकाळी जनकोजी भागीरथी आणि काशीबाई दत्ताजींच्या बाजूला बसून होत्या एकाएकी भागीरथीला ग्लाणी आली दत्ताजी घाबरली सेविका पारू म्हणाली कालपासनं बाईसाहेबांनी बी गांनाचा गास शिवला नाही दत्ताजी भागीरथीला आधार देत म्हणाले तूही अशी वेड्यागत काय करतेस अगं बाळराजा सुद्धा उपाशी असेल पतीनं घास खाल्ल्याशिवाय पाण्याचं थेंब न घेण्याचा रितधर्म आहे आमच्यात दत्ताजीने घास तोंडात घेतला तसा छावणींना सुस्कारा सोडला आधीच त्या भयंकर वार्तेनं छावणी अर्धमिली झाली होती प्रत्यक्ष दत्ताजींनी अन्न टाकल्यावर तर जीवच गेल्यासारखं झालं होतं दत्ताजींनी कसेबसे चार घास खाल्ले आणि त्यांना हुंदकात आटून आला डोळे गळू लागले दत्ताजी गदगदून बोलले भागीरथी अग कसा वैराच्या पेचात अडकलो ग छावणीतल्या तान्या बाळाला जे कळत होतं ते मला भावलं नाही भानामतीच ही माझ्या हाताने मी माझ्यासाठीच डबरा खानला काकासाहेब तुम्हीच धीर सोडला तर कसं होईल जनकोजी बाबा म्हणाले काका अजून मराठी मानाचे निखारे विजलेले नाहीत तुम्ही नुसते एक फुंकर द्या मानी मराठी माणसं आणि घोडी धडाधडा पेटायला लागतील आम्ही निवळ दक्कनच्या मातीसाठी लढत नसून दिल्लीच्या बादशाहीसाठी हिंदुस्थानसाठी झुंज देतोय हे सारांना माहित आहे एकच पुद्या मेरेले मुडदे उठतील पेटतील आणि अफगान रोहिल्यांना फसमसात करतील झनकोजीच्या उद्गाराने छावणीलाच आग लागली दत्ताजीनं पिळदार टोकाची पगडी डोळीवर चढवली पगडीत तुरा खोवला नंगी तलवार हातात घेतली हर हर महादेव जय भवानी जय जगदंबे जय मासाकांत घोषणा आबाळ धनानले उचा नगार रोजच्या जोरात गरजू लागला गुरुवांची शिंगे अपने धारधार आवाजाने काजाला बोसका पाड़ू लागली गड़बड़ीत गोसावनी आपली पाला आवरावी तसे मराठे आवरावर करू लगे कनाती दोर सुटले पड़दे गाड़ी साटंत भर ले बुरखा सजवाय को फुर्सत मिलना नहीं काशीबाई घोड़ा स्वार भागीरथी तेवड़ी पालखीत बसली तिच पोट कल सुरू जाती नजीबा समाचार निगल मराठी सैन्य बगुन तिच तहनबूक हरपली एका हाथा ने पोट दाबीत ती कुत सामिल चिखल तुड़ तुड़ीत बैलगाड़ा गाड़े पुढ़ सरकू लागले। चिखलात रबाक रबाक पाय वजीत मान खालीवर करीत उंट चालू लागले। दोन महीने एका खुंटाला बनले घोड़ी हलकी होली पाउस वाराचार मार खात खात, खात छावनी गंगा काटान पुढ़ सरकू लगली शेन्द्र हरकारे वरचे वर नव्या पुरवीत होते गंगे व नावान पुल होता हि गोष्ट खरी होती पजीबान पुल आप काबूत होता कडवे रोयले आग्या पुलावो पुलावर दिवस गस्त घालीत होते गंगेकाठी शुक्रतालाच नदीचं वाकन बघून नजीबाना आसरा घेतला होता ही जागा एवढी बळकट होती की ती सहजासहजी प्राप्त होणं हे दुरापास्त होत शुक्रतालपासून पश्चिमेला दोन महिन्यांतरावर मीरापूर येथे शिंद्यांचा तळ पडला त्यांनी जवळच्या सैन्याचीही मदत घेतली मराठ्यांची छावणी करड्या नजरेनं नजीबाच्या हालचालीवर ध्यान ठेव थे, ठेवून होती तर ढोलीत आसरा घेतलेल्या पोपटाप्रमाणे नजीब टुकूटुकू डोळ्यांनी मराठ्यांकडे बघत होता आपले चार विश्वासू स्वार घेऊन जनकोजी बाबा दोन दिवस बाहेर पडले त्यांनी शुक्रतालच्या आजूबाजूला फेरफाटका मारला हार आणि स्थानिक रहिवाशांकडून सारी बातमी काढली खऱ्या विकराळ शुक्रतालचं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभं ठाकलं शुक्रतालच्या उत्तरेस कोसाचा अंतरावर शालिनी आणि मालिनी या दोन नद्या गंगेस मिळत होत्या इथला गंगा सारा रेतीचा भुसभूषित मातीचा आणि चिखलाचा होता गंगेच्या पश्चिम काठी दहा पुरुष उंचीवर शुक्रताल हे प्राचीन ठिकाण होत गंगा इथे पालखीच्या दांड्यासारखी वाकडी वळण घेऊन पुढे वाहत होती आतल्या अर्धा मैल लांबी रुंदीच्या उंच ठिकाणी अनेक खोलगट खड्डे आणि चित्रविचित्र गळ्या होत्या उंच उंच सळसळती झाडं दहा पंधरा महिलांत गंगाकाठ सहज निरखू शकत होती झाडा झाडांतून अजस्त्र झुडप माजली होती मधूनच मोठमोठ्या रानविरींची विळखे घेतलेले होते आतल्या उंचवाट्याच्या जागी महादेवाचं एक जुनाट देऊळ धीरगंभीर होऊन बसलं होतं संरक्षणाच्या दृष्टीनं निसर्गातच ही जागा बळकट होती पूर्वेला भव्य गंगा वाहत होती शुक्रताळच्या दक्षिणेस आणि उत्तरेस दलतलीचा भयान चिखलाचा प्रदेश होता राहता रायला पश्चिमे का भाग तिथ नजीबानोटे मोट वृक्ष आड़े पड़े बिन्ही कड़न तोफान का आरबा पसरला होता आतुषा दंदकूर्ड सारा मुलूक नजीबा होता तथुन तो उट गाड़न बैल गाड़त धन धन्य तिकट मीठ का रस दानू शकत होता वीस पंचवीस हजार लोग बलकट जागा तो लड़व शक होता कावेबाज पंथ शूर नजीबानं मराठ्यांना हात चोळीत ठेवलं होतं मराठ्यांना मिरापूरच्या सैन्यांनी चांगली मदत मिळाली होती तरी लष्कराचे हाल मात्र चालले होते पावसाळा आल्यानं मुलगिरीवर बाहेर पडता येत नव्हतं छावणीत रुपयाचं चार शेर असं धान्य मिळत होत तीच नजीबाकडे सवंगाई होती दत्ताजी नजीबाचा सूड घ्यायला आसुसले होते पण शुक्रताल भोवती रेतीत तोफा लावणं सुरुंग पेरणं हे सारं मुश्किल होतं तेवढ्यात दिल्लीहून जिवाजी शिंदे आणि त्यांचा पुत्र हनुमंतराव शिंदे यांच्याबरोबर दोन हजार नव्या दामाच्या स्वारांची कुमक आली दत्ताजी मात्र आता आनंदून गेले एके सकाळी युद्धाच्या नव्हे तर टेहरणीच्या इराद्याने सोबत दोन तीन हजार घेऊन मराठी गंगाकाठानं फिरू लागले जानराव वाबळे नारो जिवाजी शिंदे जिवाजी भोईटे आणि दत्ताजी शिंदे ही जांती मंडळी सोबत होती दुपारी सर्वजण शुक्रताळच्या आजूबाजूला आले जवळपास वावरणारे मराठी पाहून नजीबाच्या गस्तकऱ्यांनी दंगा गेला नजीबाने लागली चोह बाजूच्या तोफांना सज्ज राहण्याचा इशारा दिला झाडीच्या बाहेर दिसणाऱ्या एका रोहिलाला एका मराठी रावताने तोड्याच्या बंदुकीने टिपला तसा एकाएकी चकमकीला प्रारंभ झाला रोहिल्यांच्या झाडीतनं दिसणाऱ्या तोफा हा गोकू लागल्या मराठी अक्षरशः बाजून निघू लागले अचानक हल्ल्याने क्षणभर मराठी बावरले दुसऱ्याच क्षणी त्यांनी घोड्यावरून पटापट उड्या मारल्या घोड्यांच्या आडोशाने ते गोळीला गोळीने उत्तर देऊ लागले रोहिल्यांची आग भारी होती तोफांच्या तडाख्यानं घोडी चेंडूसारखी उडून बोईवर धाडा धाडा कोसळू लागली आगीने नि, निम्मे अर्धी भाजलेली गोडी पुढच्या पायांचे दोन्ही खूर वर करून मागच्या दोन्ही पायांवर थाया, थाया नाचू लागली जीव घेणी लागली सुसू करून झाडीतून येणारे रोहिल्यांचे बाण मराठावीरांचे वेध घेऊ लागली एकाएकी पेटलेल्या युद्धामुळे दत्ताजी बेबान झाले रणमादात बेओश होऊन त्यांनी एका बाजूने आगीत उडी घेतली समोरच्या गोलंदाजांना कापून काढले अमन धपक्यात चकमक सुरू झाल्याची व दत्ताजी आगीत घुसल्याची बातमी एका सांडणी जनकोजींना सांगितली जनकोजी हर हर महादेवच्या बाजूला पाच पन्नास रोहिले दत्ताजींवर अक्षरशः तुटून पडले होते एकट्या दत्ताजींनी तलवारीची खानाखानी चालवली होती त्यांच्या मदतीला आलेली जनकोजी रोहिल्यांची टोस्की सणासन उडवू लागले तोच एका रोहिल्याने मध्येच उडी ठोकून जनकोजींच्या घोड्याचा लगाम धरला दुसऱ्या हाताने वार केला जनकोजींच्या हाताला निसट्टा वार लागून अंगरख्याचा चिरफाळा उडाला पेटलेल्या जनकोजींनी बेभान होऊन हातातला जामताडा पुढे फेकला तसा एक रोहिला खांडोळी होऊन जागीच गारा झाला मराठ्यांनी रोहिल्यांची एक बाजू फोडून त्यांचा तोफखाना बंद पाडला वेगानं स्वार पुढे धावले झाडीच्या आतल्या अंगाला मात्र असलेल्या एका खंदक कुणालाही दिसला नाही मराठ्यांची घोडी स्वारासह धडाधड खंदकात कोसळू लागली घनू लागली विवळू लागली वेगानं छेपावलेले साठ सत्तर घोडेस्वार गतप्राण झाले खंदकात मृत्यूचे अक्षरशः खच पडले दुसऱ्या बाजूला घोड्यात घोड्यात मिसळून दोन्हीकडचे स्वार हातगाईला आले एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चवताळू लागले जेलाला सुतारनाळ हसताळ आणि बारांचा वर्षाव पडू लागला दत्ताजींच्या मांडाखालची अस्मानी घोडी सुतारनाळेच्या माऱ्यानं ठार होऊन कोलमडणार तोच दत्ताजींनी पुढे उडी ठोकली एका रावतानं पायउतार होऊन आपला घोडा दत्ताजींना दिला लवकरच अंधार पडला चकमक आपोआप थांबली जखमी झालेले दत्ताजी आणि जन्कोजी छावणीवर परतले नजीबाचा पाच पन्नास रोहीला कामास आला मराठ्यांची दांडगी हानी झाली होती शुक्रतालच्या महादेवाला पाचशे मराठ्यांनी आणि बाराशे घोड्यांनी रक्ताचं शिंपन घातलं होतं दोन दिवसांमागे येऊन छावणीला उत्साह आणणारे सरदार शिवाजी शिंदे आणि त्यांचा पुत्र हनुमंतराव दोगे ही आज चकमकी कामी आते छावनी छाया पसरली जीवाजी स्वार धाए मकड़न रखनी शिपाई वेदने विवल होते ठीकने च वाटा काम जारी न होता मराठी लश्कान नहीं मटल तरी बलकट शुक्रताल की थोड़ी दास्ती नक्की खा होती भाग दोन समाप्त